أمن خلق السماوات والأفضل أنزل لكم من السماء ماء فأنبتنا به حدائق ذات بهجة فأنبتنا به حدائق ذات بهجة ما كان لكم أن تنبتوا شجرها أإله مع الله بل هل غوث يعدنون جاننا بكرة اللهم بكرة هي سيطة وقاسة جاننا هلوك كتا بحجد ربناتا هي बर तो कोण आहे ज्यानं आकाशांना आणि तुथीला निर्माण केला आणि तुमच्यासाठी आकाशातून त्या प्रियदर्शनी बागा उगवल्या त्यांच्या झाडांना उगवणं तुमच्या आवाकेत नव्हतं अल्ला बरोबर कोणी दुसरा ईश्वर देखील या कामांमध्ये सामील आहे काय नाही किंवा हेच लोक सरळ मार्गापासून दूर होऊन भरकटत चाललेले आहेत आणि तो कोण आहे त्याने पोथकीला निवासस्थान बनवलं आणि त्यात नद्या प्रवाहित केल्या आणि त्यात पर्वतांच्या मेघा हो रोल्या आणि पाण्याच्या दोन साठ्यांच्या दरम्यान पडदे उभारले काय अल्लासमोर एखादा अन्नईश्वर सुद्धा त्या कामात सहभागी आहे नाही तर बहुतेको नादान ना जो अस्वस्थ प्रार्थना ऐकतो जेव कि धावा करावाच् त्रास दूर कर जो तिहेला पृथ्वी का नाब बनो का कार्य करना है तुम जो कमीच विचार करता आणि लाह। तो कोण आहे तो खुशकी आणि समुद्राच्या अंधकारात तुम्हाला मार्ग दाखवतो आणि कोण आपल्या कृपे पुढे वाऱ्यांना सुवार्थ घेऊन पाठवतो काय अल्लाहसमोर कोणी दुसरा ईश्वर सुद्धा हे कार्य करत असतो फार उच्च आणि श्रेष्ठ आहे अल्लाह त्या शिर्ख अनेकेश्वर वादापेक्षा जे हे करत आहेत आणि तो कोण आहे जो निर्मितीला प्रारंभ करतो आणि मग तिची पुनरावृत्ती करतो आणि कोण तुम्हाला आकाश आणि पृथ्वीपासून रोजी देतो काय अल्लासमवेत कोणी अन्य ईश्वर सुद्धा या कामात भागीदार आहे सांगा की आणा आपले प्रमाण जर तुम्ही खरे असाल यांना सांगा अल्ला शिवाय आकाशांमध्ये आणि पृथ्वीत कोणी परोक्ष बाळगत नाही आणि ते तुमचे उपास्य तर हे सुद्धा जाणत नाहीत كيف هته اتوله ذاثيل بلهم في شك منها بلهم منها عمون وقال الذين كفروا اذا كنا ترابا واباؤنا انا لمخرجون لقد وعدنا هذا نحن واباؤنا من قبل وان هذا الا اثاثير الاولين <تصفيق> <تصفيق> अखीर ज्ञानच यह हरवल है कि भवनासंबंधी शासंक है कि भावुना आंधे इनकार करना जेवी आम वडिल माथी बननेलो खरोखर आम थोड़ी काड़े या बतम आमसा खूब दिन पूर्वी आम्वाडविंसु परंतु यथाच कथा है ज्यादा पूर्व कालापास आहोत सांगा थोडी पृथ्वीवर फेरफटका मारून पहा कि गुन्हेगारांचा कसा शेवट झालेला आहे हे पैगंबर सल्लेम यांच्या दशेवर दुःख करू नका आणि यांच्या डाव पेशावर दिलगिरी होऊ नका ते म्हणतात कि धमकी केव्हा साकार होईल जर तुम्ही खरे असाल ओलाचा इन्न रुकिन व मी निकाबी सांगा यात काय नवल की ज्या प्रकोपासाठी तुम्ही करत आहात त्याचा एक भाग तुमच्या जवळ येऊन ठेपला जावा वस्तुस्थिती अशी आहे की तुझा रफ तर लोकांवर कृतज्ञता लोक दर्शवत नाहीत निशय तुझा रफ चांगल्याच प्रकारे जाणतो जे काही त्यांच्या पुरांनी आपल्यात लपवलेला आहे आणि जे काही ते व्यक्त करतात आकाश आणि पृथ्वीची कोणतीही गुप्त गोष्ट अशी नाही जी एका स्पष्ट ग्रंथात नमूद असलेली नसावी ही, ही वस्तुस्थिती आहे कि हा कुराण बनी इस्राईलला बहुताशी त्या गोष्टींची वास्तविकता दर्शवतो ज्यात ते मतभेद पाळतात आणि हा मार्गदर्शन आणि कृपा आहे किमान आणणाऱ्यांच्यासाठी إن ربك يقضي بينهم بحكمه وهو العزيز العليم فتوكل على الله إنك على الحق المبين إنك لا تسمع الموتى ولا تسمع الصم الدعاء إذا ولوا مدبرين وما أنت بهادي العمي عن ضلالتهم إن تسمع إلا من يؤمن بآياتنا فهم مسلمون निश्चितच अशा प्रकारे तुझारब या लोकांच्या दरम्यान सुद्धा आपल्या आदेशानं निवाडा करील आणि तो जबरदस्त आणि सर्व काही जाणणारा आहे तर हे पैगंबर सल्ला वसलम अल्लावर भरसा ठेवा खुम सत्यावर आहात तुम्ही मृतांना ऐकू शकत नाही आणि त्या बहिरांपर्यंतही आपली हाक पोसू शकत नाही ते पाठ फिरवून पळस सुटले आणि अंधळ्यांनाही मार्ग दाखवून भरखटण्यापासून वाचू शकत नाही तुम्ही तर आपलं म्हणणं त्यांनाच ऐकू शकता जे आईतीज्ञाधारक बनता आमच वचन पूर्ण होने वेपेल एक चतुष्पाद जमीन का संभाषण करेल की लोग आम आईती विश्वास न وَيَوْمَ نَحْشُرُ مِنْ كُلِّ أُمَّةٍ فَاجِرًا مِّمَّنْ يُكَذِّبُ بِآيَاتِنَا فَهُمْ يُدْعَوْنَ حَتَّىٰ إِذَا جَاءُوهُ قَالُوا أَكَذَّبْتُم بِآيَاتِنَا وَلَمْ تُحِيطُوا بِهَا عِلْمًا أَمَّا ذَٰلِكُم كُنتُمْ تَعْمَلُونَ وَقَدْ عَلِمْنَا بِمَا ظَلَمُوا فَهُمْ لَا يَرْضَوْنَ जेव्हा आम्ही प्रत्येक लोकसमुदायातून एक फौजची फौज त्या लोकांची घेरून आणू जे आमच्या आयतींना खोट ठरत होते मग त्यांची त्यांच्या प्रकारानुसार यथाश्रेणी केली जाईल ये सर्वजण येतील तेव्हा त्यांचा रब त्यांना विचारेल की तुम्ही माझ्या आयतींना खोटं ठरवलं वास्तविक तुम्ही त्यांना ज्ञानकक्षेत आणलं नव्हतं जर असं नाही तर दुसरं तुम्ही काय करत होता आणि त्यांच्या जुलमामुळे प्रकोप वचन त्यांच्यावर पूर्ण होईल उमगत न की आम्ही रिना दिवसाला प्रकाश मन के बच निशाणा हो लोक जे इमानी होते ويوم ينفق في الصور ففزع من في السماوات ومن في الأرض إلا من شاء الله وكل أتوه داخرين وترى الجبال تحسبها جامدة وهي تمر مر السحاب صنع الله الذي أتقن كل شيء إنه خبير بما تفعلون أنا كاي فضر التالي شيء जेव्हा की शिंग फुंकलं जाईल आणि धसका घेतील ते सर्व जे आकांक्षात आणि पृथ्वीत आहेत त्या लोकांची अल्लाह त्या धास्तीपासून वाचवू इच्छील आणि सर्व निमूटपणे त्याच्या हुजूरात हजर होतील आणि तू पर्वतांना पाहतोस आणि समजतोस की खूप दृढ आहेत पण त्यावेळी हे ढगांप्रमाणे उडत असतील हा अल्लाहच्या सामर्थ्याचा चमत्कार असेल ज्यानं प्रत्येक वस्तूला बुद्धिविषयी भक्कम केली आहे तो भल्या प्रकारे जाणतो कि तुम्ही लोक काय करता जो इसम भलेपणा घेऊन येईल त्याला त्याच्यापेक्षा अधिक चांगला मोबदला मिळेल आणि असले लोक त्या दिवसाच्या धास्तीपासून सुरक्षित राहतील आणि जो वाईटपणा घडून येईलアスले सर्व लोक पंथाथोडी अग्नित झोकले जातील काय तुम्ही या व्यतिरिक्त अन्य एखादा मोबदला प्राप्त करू शकता की जसे कराव तसे भराव इनमा उमिरतु अन आअबुद रब् हादीह अलबलता अल्लही हरमहा वलहू कुल शयअ व उमिरतु अन अकून मिन अलमुस्लिमीन व अन अत्लू अलकुरान रची hey, बंदकी करावी ज्याने याला आदरणीय बनवला आहे आणि जो प्रत्येक गोष्टीचा स्वामी आहे मला आज्ञा दिली गेली आहे की मी मुस्लिम आज्ञाधारक बनून राहावं आणि हा कुराण पठण करून ऐकवावं आता जो मार्गदर्शन स्वीकारेल तो अपने भाई मार्गदर्शन स्वीकारेल जो मार्गभ्रष्टाला अल्लाह लो तुम्हारा अपने निशाने और तुम्ही दे तुम्हें ओखा तुझा रब गाफिल नहीं कृत्यापास तुम्ही लोक करत असता अल्ला या स्पष्ट ग्रंथाच्या इथे आहेत आम्ही मुसाल इस्लाम आणि फिरोचा काही वृत्तांत खरा खरा तुम्हाला ऐकवतो अशा लोकांच्या लाभासाठी त्यांनी इमान आणावं इन्न फिराव नाय फुप इफतो इफतम हकीकत अशी आहे ती फिरवून पृथ्वीत शिरजोरी केली आणि तिच्या निवासियांना गटागटात विभाग एका गटाला तो अपमानित करत असे त्याच्या मुलांना त्याच्या मुलींना जिवंत ठेवत असे खरोखरच तो, खरो तो उपद्रवी लोकांपैकी होता आणि आम्ही असा इरादा बाळगत होतो की मेहरबानी करावी त्या लोकांवर ज्यांना भूतलावर आणि त्यांना नेते बनवावं आणि त्यांनाच वारस बनवावं आणि भूतलावर त्यांना सत्ता प्रदान करावी आणि त्यांच्याकडून सिरो हा मान आणि त्यांच्या सैन्यांना तेच सर्व काही दाखवावं ज्यांचं त्यांना भय वाटत होत आम्ही मुसाले इसलामच्या आईला संकेत दिला कि याला दूध पाच मग जेव्हा तुला त्याच्या जीवाच भय वाटेल तेव्हा त्याला नदीत टाकून दे आणि कसलंही भय आणि दुःख वाळवू नकोस आम्ही त्याला तुझ्या भाषीच घेऊन येऊ आणि त्याला पैगंबरांमध्ये समाविष्ट करू न शेवटी फिरवणच्या कुटुंबियांनी त्याला नदीतून काढून घेतलं जेणेकरून तो त्यांचा शत्रू आणि त्यांच्यासाठी दुःखाचं कारण ठरावा खरोखरच फिरवून आणि हमान आणि त्यांचं लष्कर आपल्या युक्तीमध्ये मोठे चूक करणारे होते फिरूनच्या पत्नीन त्याला सांगितलं हा माझ्या आणि तुझ्यासाठी नेत्र सौख्य होय याला ठार करू नकोस काय नवल की हा आमच्यासाठी लाभदायक ठरावा अथवा आम्ही याला पुत्रच म्हणावं आणि ते परिणामापासून गाफील होते واصبح فؤاد امي موسى فارغا ان كادت لتبدي به لولا اربطنا على قلبها لتكون من المؤمنين وقالت لي اخته قصي فبصرت به عن جنب وهم لا يشون وحرمنا عليه المرضع من قبل فقالت هل ادلكم على اهل بيته يدخلونه لكم وهم له ناطقون तिकडे मुसाल इस्लामची आई हवालदिल होत होती तिनं तिचं उघड केलं असतं तर आम्ही तिचं केलं नसतं जेणेकरून आणणाऱ्या पैकी व्हावी तिनं बाळाच्या बहिणीला सांगितलं याच्या मागे मागे जा म्हणून ती अलग राहून त्याला अशा प्रकारे पाहत राहिली की शत्रूंना ते कळलं नाही आणि आम्ही बाळावर अगोदरच दूध पाजणाऱ्यांची स्तन निश्चिद्ध केली होती ही स्थिती पाहून त्या मुलीनं त्यांना सांगितलं की मी तुम्हाला अशा घराचा पत्ता देऊ का संगोपनाची जबाबदारी हो। प्रकारे जवाबदारी घयाचिंतना प्रकार आम्मी मुसाल आईकड़े परत जेनेकर तिचे नेत्री दुखी हो नए और तिने जा अल्लाह च वचन खर دارك رجل من المحسنين ودخل المدينه على حين غلته من اهلها فوجد فيها رجلين يتتلان هذا من شيعته وهذا من عدوه فاستغاثه الذي من شيعته على الذي من عدوه فوكزه موسى गाठल आणि त्याची वाढ परिपूर्ण झाली तेव्हा आम्ही त्याला हुकूम आणि ज्ञान प्रदान केलं आम्ही नेक लोकांना असाच मोबदला देत असतो एके दिवशी तो, एक तो शहरात अशा वेळी प्रविष्ट करता झाला जेव्हा शहरवासी गाफील पडले होते तेथे त्यानं पाहिलं की दोन माणसं भांडत आहेत एक लोकान होता और दुसरा संबंधित होता शत्रू दिली हाक मुसास्लाम ने कृत्य घो कट्टर शत्रुपने मार्ग नष्ट करना है मग तो म्हणू लागला हे माझ्या पालन करत्या मी आपल्या स्वतःवर जुलूम केला मला क्षमा कर म्हणून अल्लाने त्याला क्षमा केली तो क्षमा करणारा कृपाओ आहे मुसाल इस्लाम ने प्रतिज्ञा केली हे माझ्या पालन करत्या हा उपकार जो तू माझ्यावर केला आहे या नंतर आता कधी मी अपराध्यांचा मदतने दुसर दिवी तो सका सर्व बाजू धोखे चाहूल घर जो अकस्मत ज्यादा हाक दी होती आज पुनः हाक देता है मुसाल इस्लाम ने संगित तू तो मोटा बहक लेनुसम मग जेव्हा मुसालेस्लाम न इरादा केला की शत्रू लोकांच्या माणसावर हल्ला चढवावा तेव्हा त्यांना ओरडून सांगितलं हे मुसालेस्लाम काय तू मला त्याचप्रमाणे था ठार करू पाहत आहेस ज्या प्रकारे काल एकास था मला ठार केला आहेस तू या देशात जबर बनून राहू इच्छितो सुधार करू इच्छित नाही यानंतर एक मनुष्य नगरच्या पलीकडील टोकाकडून धावत आला आणि म्हणाला हे मुसा सरदार लोकाज तुला ठार मारण्याची सल्लामसलत होऊ लागली आहे इथून निघून जा मी तुझा हितचिंतक आहे ही, ही वार्दा ऐकताच मुसा आले इस्लाम भीत आणि घाबरत निघाला आणि त्यांना प्रार्थना केली की हे माझ्या पालन मला जालिमापासून वाचव تويل ولما ورد ما امد الي انا وجد عليه امه من الناس يسكن ووجد من دونهم امراتين تلودان قال ما خطبكما قالت لا نستطيع حتى يصدر اليعا وابونا شيخ كبير يجيب نقول جزاك الله اسلامنا मधियंची वाट धरली तेव्हा तो म्हणाला आशा आहे की माझा रब मला योग्य मार्गावर लावेल आणि जेव्हा तो मधियनच्या विहिर पोहोचला तेव्हा त्यांना पाहिलं की बरेचसे लोक आपल्या जनावरांना पाणी पाजत आहेत आणि त्यांच्यापासून अलग एका बाजूला दोन स्त्रिया आपल्या जनावरांना थोपित आहेत मुसाल इस्लामनं त्या स्त्रियांना विचारलं तुम्हाला काय अडचण आहे त्यांनी सांगितलं आम्ही आपल्या जनावरांना पाणी पाजू शकत नाही जोपर्यंत हे मेंढपाळ आपली जनावर घेऊन जात नाहीत आणि आमचे वडील एक फार माथारी ग्रस्त आहेत فتقى لهما ثم تولى إلى الظلم فقال رب إني لما أنزلت إلي من خير فقير فجاءته إحداهما تمشي على استحياء قالت إن أبي يدعوك ليجزيك أجر ما سقيت لنا فلما جاء هو أجر एका सावलीच्या जागी जाऊन बसला आणि म्हणाला हे पालन करत्या जे काही इष्ट तू माझ्यावर उतरवशील मी त्याचा मोताच आहे काही जास्त वेळ गेली नव्हती की त्या दोन्ही स्त्रियांपैकी एक लज्जन चालत त्याच्याजवळ आली आणि म्हणू लागली माझे वडील आपणच बोलवीत आहेत जेणेकरून आपण आमच्यासाठी जनावराना जे पाणी पाजला आहे त्याचा मोबदला आपण द्यावा मुसाल इस्लाम जेव्हा त्याच्यासोबत पोहोचला आणि आपला सर्व किस्सा त्याला सांगितला तेव्हा तो म्हणाला काही भय बाळगू नकोस आता तू जालीम लोकापासून वाचून आला आहेस